लाडी माझी इच्छा आहे की आपण मला कृपा करून समजून सांगावे की चित अनुभव काय वस्तू आहे बाबाजी मन आणि सोबत त्या तत्वास प्राप्त न करून परतून येते केवळ चिदानंदाच्या अणुशीलने अणुशीलनानेच ते प्राप्त होते आपण वितर्क का सोडून काही दिवस नामजप करावा नामाच्या प्रभावाने आपले सारे संदेह आपोआपच दूर होतील आणि आपण याविषयी कुणासही काहीही विचारू नये लाहीडी मी जाणले आहे की श्रीकृष्ण श्रद्धेची भाव श्रीकृष्णात श्रद्धेची भावना ठेवित त्यांच्या नामरसाचे पाण केल्याने जाऊ शकतो मी संबंध ज्ञानास नीट समजून घेऊन मग नामग्रहण करीन बाबाजी ही सर्वात चांगली गोष्ट आहे आपण संबंध योग्य प्रकारे अनुभव करा लाहीडी भगवतत्व मला समजले आहे भगवानाचे परमतत्व आहेत आणि परमात्मा त्यांच्या अधीन आहेत ते सर्वव्यापी व्यापी असूनही आपल्या पूर्व श्रीविग्रहाद्वारे आहेत ते सर्व शक्ती आणि सच्चिदानंद घण पुरुष आहेत समस्त शक्तीचे अधीशवर होऊनही ते लादिनी शक्तीच्या संघ संघसुखात सदाविभोर असतात आता आपण कृपा करून आता कृपा करून आपण मला जीवतत्वाचा उपदेश करावा बाबाजी श्री कृष्णांच्या अनंत शक्तीमध्ये तटस्थ शक्ती देखील एक शक्ती आहे त्या शक्तीतून एक असे तत्व बहिरगत होते जे चित जगत आणि जड जगत या दोहेतही विचरण करू शकते या तत्वास जीवतत्व म्हणतात जीवाची गठन केवळ चित परमाणू आहे शुद्र असल्याने तो जगात आबद्ध होण्या योग्य असतो परंतु शुद्ध गठन असल्याने थोडे जरी चितबल प्राप्त झाले तरी तो चित जगताचा निवासी होऊन परमानंद लाभ करू शकतो जीव दोन प्रकारचे असतात बद्ध आणि मुक्त चित जगात राहणारे जीव मुक्त आहेत आणि मायेद्वारे बद्ध होऊन जड जगात आसक्त जीव बद्ध आहेत बद्धजीव दोन प्रकारचे आहेत उदित विवेक आणि अनुदित विवेक ते मनुष्य ज्यांच्याकडून परमार्थासाठी प्रयत्न होत नाही तथा पशुपक्षी हे सगळे अनुदित विवेक बद्धजीव आहेत जे मनुष्य वैष्णवपथाचे अवलंबन करतात ते उदित विवेक बद्धजीव आहेत कारण वैष्णवांव्यतिरिक्त अन्य कोणताही परमार्थाप्रती वैष्णवांव्यतिरिक्त अन्य कोणतही परमार्थाप्रती सच्चे प्रयत्न नसतात म्हणूनच शास्त्रामध्ये वैष्णवसेवा आणि वैष्णव संघात सर्व श्रेष्ठ मानले गेले आहे ज्या शास्त्रीय श्रद्धेचे अवलंबन केल्याने उदित विवेक जीवांमध्ये वैष्णवात कृष्णनामाच्या भजनात रुची उत्पन्न होते त्यामुळे वैष्णव सेवा आणि वैष्णव संघात रुची होते परंतु अणउदित विवेक मानवी शास्त्र मानवशास्त्रीय श्रद्धेवर कृष्णनाम ग्रहण करीत नाहीत केवळ परंपरागत आचारांनुसार कृष्णमूर्तीचे अर्चन करतात म्हणून या लोकात वैष्णव सेवा आणि सत्संगात रुची होत नाही ना कृष्ण तत्व आणि जीवतत्व समजलो आता कृपा करून माया तत्व देखील बाबाजी माया अजित व्यापार आहे माया कृष्णाची एक शक्ती आहे तिचे नाव अपराशक्ती वा बहिरंगा शक्ती देखील आहे जशी सावली प्रकाशापासून दूर राहते त्याचप्रमाणे माया देखील कृष्ण आणि कृष्ण भक्तीपासून दूर राहते जड जगात चौदाभूवणे पृथ्वी जल तेज वायू आकाश मन बुद्धी आणि जड देहात माया अमित्वरूप स्वतः शरीर मांडण्याचा अहंकार निर्माण करते बद्ध बद्धजीवांचे स्थूल आणि लिंग असे देह दोन्ही देह मायिक आहेत मुक्त झाल्यावर जीवाचा चेत निर्मळ होऊन जातो जीव जितका अधिक मायेमध्ये फसतो तो कृष्णापासून तितकाच बहिरमुख होत जातो आणि मायेपासून जितका अलग होतो तितकाच अधिक तो कृष्णाचे साममुख्य प्राप्त करतो बीवांच्या माईक ब्रह्मांडाची सृष्टी होते माईक जगात जीवांचे नित्य निवासस्थळ नाही उलट पक्षी हे, स, जी, हे, हे जग जीवांकरिता एक कारागृह मात्र आहे लाहिडी प्रभू आता माया जीव आणि कृष्णाच्या नित्यसंबधाविषयी सांगा बाबाजी जीव अनुचित आहे आणि कृष्ण पूर्णचित आहे म्हणून जीव कृष्णाचा नित्यदास आहे हे, हे माईक जगत जीवांचे कारागृह आहे ते येथे सत्संगाच्या बळावर नामाचे अनुशीलन करता करता कृष्णकृपेने तो चित जगात आपल्या सिद्ध चितस्वरूपात प्रतिष्ठित होऊन कृष्णसेवा रसाचे पाण करतो हाच तिन्ही तत्वांचा परस्पर निगूढ संबंध आहे याचे ज्ञान न झाल्याने भजन कसे होऊ शकते लाहीडी जर विद्या विद्या अध्ययनाद्वारे ज्ञानला हो वैष्णव होण्याकरिता पांडित्याची आवश्यकता असते काय बाबाजी वैष्णव होण्याकरिता कुठल्याही विद्येचे अथवा कुठल्याही भाषेचे शिक्षण घ्यावे लागत नाही जीवाचा मायाभ्रम दूर करण्याकरिता सद्गुरु सद्वैष्णवांच्या चरणी आश्रय घ्यायला पाहिजे ते आपल्या वाणी आणि आचरणाद्वारे संबंध ज्ञानाचा उदय करतात लाहडी दीक्षा आणि शिकवण प्राप्त केल्यानंतर काय करावे लागते बाबाजी सच्चरित्रतेसोबत कृष्णाचे भजन करावे लागते याचेच नाव अभिधेय तत्व आहे हे तत्व वेदादी समस्त शास्त्रांमध्ये प्रबळ रूपाने अभिहित असल्याने श्रीमंत महाप्रभूंनी याचे नाव अभिधेय तत्व असे ठेवले आहे अश्रुपूर्ण नैनांनी लाहिडी माशे म्हणाले गुरु मी आपल्या श्री श्रीचरणांचा आश्रय घेत आहे आपली मधुर उपदेशवाणी ऐकून मला संबंध ज्ञान प्राप्त झाले आहे आणि त्याचबरोबर न जाणे कसे पण आपल्या कृपेने माझे वर्णन शिकवण आणि विद्या आदींचे संस्कार दूर झालेत आता कृपा करून मला अभिध्येय तत्वाचा उपदेश प्रदान करावा बाबाजी आता कसली चिंता नाही जर आता आपल्यात दिनता आली आहे तर मग समजा की श्री चैतन्य देवांनी आपल्यावर अवश्य कृपा केली आहे जगात फसलेल्या जीवाणकरिता साधुसंघ हाच एकमात्र उपाय आहे गुरु कृपा करून भजनाचा उपदेश देतात त्याच भजनाच्या बळावर हळूहळू प्रयोजन लाभ होतो भगवत भजनासच अभिधेय म्हणतात लाहिडी मला सांगा की काय केल्याने भगवंताचे भजन होईल बाबाजी भक्ती म्हणजे हरिभजन भक्तीच्या तीन अवस्था आहे साधन भाव आणि प्रेम प्रथम साधन भक्ती करिता करिता भाव उदित होतो हाच भाव पूर्ण झाल्यावर ते प्रेम म्हणले जाते लाहिडी साधने किती प्रकारचे असतात आणि कशा प्रकारे त्यांचे पालन केले जाऊ शकते बाबाजी श्री भक्तीरसामृत सिंधू नामग्रंथात श्री रूप गोस्वामींनी याविषयी विस्तारपूर्वक लिहिले आहे मी संक्षेपात ते सांगतो साधने नऊ प्रकारचे असतात श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण पादसे आत्मनिवेदनम श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ प्रकारच्या साधन भक्तीचे वर्णन श्रीमद केलेले आहे श्री रूपगोस्वामींनी चौसष्ट प्रकारच्या साधन भक्तीचे सांगोपांग वर्णन केलेले आहे यातील एक महत्वाची गोष्ट अशी की साधन भक्तीचे दोन प्रकार साधन भक्ती दोन प्रकारची असते वैधी आणि रागाणुगा वैधी साधनभक्ती उपरोक्त नऊ प्रकारची असते आणि केवळ ब्रजवासियांच्या अनुगामी होत त्यांच्याप्रमाणे कृष्णाची मानससेवा करण्यास रागाणुगा साधनभक्ती म्हटले जाते जो साधक ज्या प्रकारे भक्तीचा अधिकारी असतो त्यास त्याच प्रकारचे साधन करायला हवे ला साधन भक्तीत अधिकाराचा विचार कशा प्रकारे केला जातो बाबाजी गुरुदेव ज्या श्रद्धाळू साधकास शास्त्राच्या विधींच्या अधीन राहण्याचे अधिकारी समजतील त्यास सर्वप्रथम वैद्य साधन भक्तीची शिकवण देतील जे रागाणुगा भक्तीचे अधिकारी आहेत त्यांना रागमार्गीय भजनाची शिकवण देतील लाहिडी अधिकार कसा जाणला जाऊ शकतो ज्यांच्या आत्म्यात रागतत्वाची उपलब्धी झालेली नसते आणि ज्यांना शास्त्राच्या विधीनुसार उपासनादी करण्याची इच्छा असते ते वैधीभक्तीचे अधिकारी असतात हरिभजनात शास्त्रविधींच्या अधीन जे राहू शकत नाहीत परंतु त्यांच्या आत्म्यात हरिभजनाकरिता स्वाभाविक दुसरा स्वाभाविक अनुराग उदित झाला आहे ते रागाणुगा भजनाचे अधिकारी असतात लाहिडी प्रभो आपण माझा अधिकार निर्णित करा जेणेकरून मी अधिकार अधिकारतत्वात समजू शकेन वैधी आणि भक्तीचा हा विचार मी अजूनही समजू शकलो नाही बाबाजी आपल्या चित्ताची परीक्षा घेतल्यानंतर आपण आपला अधिकार स्वतःच जाणून घेऊ शकतो आपल्याला असे वाटते का की शास्त्रानुसार न चालल्याने भजन होऊ शकत नाही लाहिडी मला असे वाटते की शास्त्रानुसार निर्धारित, निर्धारित विधीनुसार साधन भजन केल्यानेच अधिक उपकार होऊ शकतो परंतु आजकाल माझ्या मनात असेही येते की हरिभजन रसांचा समुद्र आहे हळूहळू आहे म्हणून आपण वैधी भक्तीचे अवलंबण करा हळूहळू रागत हृदयात उदित होईल हे ऐकून लाहिडी माशे सजल नेत्रांनी बाबाजींच्या चरणी पडत म्हणाले आपण कृपा करून वैधी हवा रागामुगा भक्तीचा उपदेश जात माझा अधिकार असेल प्रदान करावा आता मी आणि अन अधिकारी चर्चा करू शकत नाही बाबाजींनी त्यांना मिठी मारून बसविले लाहिडी आता मी कशाप्रकारे भजन करावा या सवय मला स्पष्ट आज्ञा द्या बाबाजी आपण हरिनाम ग्रहण करा समस्त भजनांमध्ये श्री नामभजनच अधिक बलवान आहे नाम आणि नामित काहीच भीत नाही निरपराध होत नामग्रहण करा नाम नामभजनाने नव प्रकारचे भजन नवविधा भक्ती होत जाते नामाचे उच्चारण केल्याने श्रवण आणि कीर्तन दोन्ही होतात नामजप करता करता सोबतच भगवंतांच्या लिलांचे स्मरण आणि मनाद्वारे पादसेवन अर्चन, वंदन दास्य सख्य तथा आत्मनिवेदन सगळे काही होते लाहिडी माझे चित्त व्याकुळ झाले आहे प्रभो कृपा करण्यास उशीर करू नका बाबाजी आपण निर निरपराध होत निरंतर हेच नाम जपत रहा। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे असे म्हणता म्हणता बाबाजींनी लाहीडी माशयांच्या हातात एक तुळशीची माळ दिली लाहिडी माशय त्या माळेवर उक्त नाम उच्चारण करता करता रडू लागले आणि म्हणाले प्रभो आज मला इतका आनंद झालाय ज्याचे मी वर्णनच करू शकत नाही असे म्हणत म्हणत ते अत्यानंदाच्या भरात अचेतन होऊन बाबाजींच्या बाबा लाहीडी माशे म्हणाले आज मी धन्य झालो असे सुख मला कधीच मिळाले नव्हते बाबाजी आपण धन्य आहात कारण आपण श्रद्धापूर्वक हरिणाम ग्रहण केले आहे आपण मलाही धन्य केलेत त्याच दिवसापासून लाहिडी माशे माळ घेऊन आपल्या कुटीत निर्भय होऊन नामजप करू लागले अशा प्रकारे काही दिवस लोटले लाशय आता आपल्या शरीरावर द्वाद तिलक लावतात भगवंतांना भगवंताला निवेदित केलेल्या वस्तू व्यतिरिक्त कसलेस भोजन करीत नाहीत प्रतिदिन दोन लाख नाम करतात शुद्ध वैष्णवांना पाहताच दंडवत प्रणाम करतात परमहंस बाबाजींनी नित्य दंडवत प्रणाम परमहंस बाबाजींना नित्य दंडवत प्रणाम केल्यानंतरच दुसरे काम करतात आपल्या गुरुदेवांची सर्वदा सेवा करतात व्यर्थच्या गप्पा आता ना रुची नाही लाही सारखे लाहीडी महाशय राहिले नाहीत आता ते वैष्णव बनले आहेत एकदा लाहीडींनी वैष्णवदास बाबाजींना साष्टांग दंडवत प्रणाम करून जिज्ञासा केली प्रभू प्रयोजन तत्व काय आहे बाबाजी कृष्णप्रेमच जीवाचे प्रयोजन तत्व आहे साधन करता करता भाव उदित होतो भाव पूर्ण झाल्यावर प्रेम म्हणले जाते आणि तोच जीवाचा नित्यधर्म आहे तेच नित्यधन आहे आणि तेच नित्य प्रयोजन आहे त्या प्रेमाच्या अभावानेच जीव नाना प्रकारचे कष्ट भोगतात जडबंधनात फसतात प्रेमापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही कृष्ण केवळ प्रेमाच्या वशीभूत होतात प्रेम चिन्मय तत्व आहे आनंद घणीभूत झाल्यावरच प्रेम होते लाहिडी रडत रडत मी प्रेम लाभ करण्याच्या योग्यतेचा कधी बनवू शकेन काय बाबाजी लाहिडी माश्यांना मिठी मारत म्हणाले थोड्याच दिवसात आपण साधन भक्तीच भावभक्ती बनवली आहे आणि काही दिवसातच कृष्ण आपल्यावर आवश्यक कृपा करतील हे ऐकून लाहिडी माशे आनंदाने गदगद होत बाबाजींच्या चरणी लोळण घेत म्हणाले आहा गुरुव्यतिरिक्त आणखीन कुठलीही वस्तू नाही हाय मी इतके दिवस काय करीत राहिलो गुरुदेवांनी स्वयंकृपा करून विषयांच्या विहरीतून माझा उद्धार केला चतुर्थ अध्यास समाप्त